गीताईमधील स्थितप्रज्ञाची लक्षणे थोडेसे प्रास्ताविक स्थितप्रज्ञाची लक्षणे हा गीतेतील अतिशय प्रसिद्ध विभाग आहे अगदी प्राचीन काळापासून आजदागाईत इतकी प्रसिद्धी प्राय गीतेतील दुसऱ्या कोणत्याच विभागाला लाभली नसेल स्थितप्रज्ञा हा गीतेचा आदर्श पुरुष विशेष आहे असे विनोबाजी म्हणतात पवनार आश्रमात प्रार्थनेमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे दररोज म्हटली जातात ती अशी